प्रपंचा स्त्रीने कसे वागावे पतिसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधाना हेच आपले साधन सर्वांनी रहावे सुखी राम नाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तवी असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुजा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते, -ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे राम प्रपंची राहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण पतिव्रता साधवी थोर, थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पती सदुरुत्तरे समाधान राखो अंतरे जे सज्जनासा आवडेल खरे पती परते न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेमी समाधान तुमच्या पतीसारख्यांची संगती ही सभाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पहावे राम चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परिलोभात न गुंतावे अंतर धन संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करावी पतिसेवा ज्ञानी धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद देई मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्न अंती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरंभी ज्याने स्मरला राम त्यालाच प्रयत्न अंती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसार अस विष्ट भाषण वरीवरी विष वरी, आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हाला सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त रामसेवे करता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूल कारण झाले घातासही काम करिता असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आपत इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधिन सर्वांची रहावे प्रेमाने चित्त दुश्चित न व्हावे कशाने आल्या अतिथा अन्न द्यावे कोणा सविनमुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार